अध्याय सोळावा कालियावर कृपा श्री शुक म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की कालिया नागाने यमुनेचे पाणी विषारी केलेले आहे तेव्हा ते शुद्ध करण्यासाठी त्यांनी त्या सापाला तिथून दूर पाठवले राजाने विचारले ब्रम्हन यमुनेच्या खोल पाण्यात भगवान श्रीकृष्णांनी त्या सर्पाचे दमन कसे केले शिवाय तो जलचर नसूनही पुष्कळ पाण्यात का आणि कसा राहिला होता ते सांगावे हे महात्मन स्वच्छेनुसार वागणाऱ्या अनंत भगवानानी गोपालरुपाने ज्या दिव्य लिला केल्या त्या लिलामृताच्या सेवनाने कोण बरे तृप्त होऊ शकेल श्री शुक म्हणाले यमुना नदीत कालिया नागाचा एक डोहो होता त्यातील पाणी विषाच्या उष्णतेने उकळत असे एवढेच काय त्याच्यावरून उडणारे पक्षीसुद्धा होरपळून त्यामध्ये पडत असत त्या विषारी पाण्याच्या लाटांवरून त्यातील लहान लहान तुषार घेऊन येणारा वारा जेव्हा बाहेर तेव्हा त्याच्या स्पर्शाने काठावरील झाडे आणि प्राणी मरून जात भगवंतांचा अवतार दुष्टांचे दमन करण्यासाठीच होता त्यांनी पाहिले की विषाचा वेग प्रचंड असून तेच त्याचे बलस्थान आहे तसेच त्यामुळेच यमुनं दूषित झाली आहे तेव्हा श्रीकृष्णांनी कमरेचा शेला घट्ट बांधून ते एका अतिशय उंच अशा कदंबाच्या वृक्षावर चढले आणि दंड थोपटून तिथून विषारी पाण्यात त्यांनी उडी मारली सापाच्या विषामुळे यमुनेचे पाणी पहिल्यापासूनच उकळत होते त्यावर लाल पिवळ्या रंगाच्या अत्यंत भयंकर अशा लाटा उसळत होत्या भगवंतांनी उडी मारल्यामुळे ते पाणी आणखीनच उसळले त्यावेळी ते, ते पाणी इकडे तिकडे चारशे हात पसरले अनंत बलशाली भगवंतांच्या बाबतीत यात कसले आश्चर्य परिक्षिता डोहात उडी मारून श्रीकृष्ण बलवान हत्तीप्रमाणे पोहू लागले त्यावेळी त्यांच्या हातांच्या आपटण्याने पाण्यात मोठा आवाज होऊ लागला कालिया नागाने तो आवाज ऐकला आणि आपल्या निवासस्थानावर कुणीतरी आक्रमण केलेले आहे हे, हे पाहून ते सहन न झाल्यामुळे तो श्रीकृष्णांच्या समोर आला त्याने पाहिले की समोरच एक मेघाप्रमाणे सावळा सुंदर कुमार आहे त्याचे श्री चिन्ह आहे त्याने पितांबर परिधान केलेले आहे त्याच्या मनोहर चेहऱ्यावर मंद हास्य झळकत आहे त्याचे पाय कमळाच्या गाभ्यासारखे कोमल आहेत इतके असूनही तो तिथे निर्भयपणे खेळत आहे तेव्हा त्याने क्रोधाने श्रीकृष्णांच्या मर्मस्थानी दंश करून त्यांना आपल्या शरीराने वेढून टाकले नागाने वेढलेले श्रीकृष्ण काही चालचाल करीत नसलेले पाहून त्यांचे प्रिय सखे गोपाळ अत्यंत दुःखी झाले कारण त्यांनी आपले शरीर सुरू धन संपत्ती स्त्री पुत्र इच्छा इत्यादी सगळं काही श्रीकृष्णांना समर्पित केलेलं होतं त्यामुळे दुःख शोक आणि भीतीमुळे मूर्छित होऊन ते जमिनीवर पडले गाई बैल वासरे अतिशय दुःखी होऊन हंबरडा फोडू लागली भयभीत होऊन जणू काही रडत श्रीकृष्णाकडे ती एकटक पाहत राहिली इकडे व्रजामध्ये पृथ्वी आकाश आणि शरीर या तिन्ही मध्ये अतिशय भयंकर असे अपशकून होऊ लागले लवकरच एखादी अशुभ घटना घडणार असल्याचे ते सूचक होते नंद इत्यादी गोपांनी ते अपशकून पाहिले आणि बलरामाखेरी श्रीकृष्ण गाई चारण्यासाठी गेला आहे हे कळताच ते भीतीने झाले ते भगवंतांचा प्रभाव जाणीत नव्हते म्हणून ते अपशकुन पाहून त्यांच्या मनात आले की श्रीकृष्णावर मरण प्राय संकट ओढवणार असे दिसते या विचाराने ते त्याच क्षणी दुःख शोक आणि भयामुळे ग्रस्त झाले कारण श्रीकृष्णच त्यांचे प्राण मन होते ना राजा ब्रजातील मुले वृद्ध आणि स्त्रिया यांचे श्रीकृष्णांवर गायीसारखेच अतिशय प्रेम होते त्यामुळे ते घाबरून कृष्णाला पाहण्याच्या उत्कट लालसोकुळातून बाहेर पडले भगवान कृष्णांचे दुसरे रूप असलेले बलराम हे लोक इतके व्याकुळ झाल्याचे पाहून हसू लागले परंतु काही बोलले नाहीत कारण त्यांना धाकट्या भावाचा प्रभाव माहीत होता ते प्रिय श्रीकृष्णाला शोधू लागले वाटत असताना भगवंतांची चरणचिन्ह दिसली त्या वाटेनियमूनच्या तीरावर जाऊ लागले परिक्षिता वाटेमधे गायी आणि इतरांच्या पावलांच्या ठशाव्यतिरिक्त अधूनमधून भगवंतांची चरणचिन्हही दिसत होती त्यावर कमल जव अंकुश वज्र आणि ध्वजाचीही चिन्ह दिसत होती ती पाहताच ते लगबगीनं चालू लागले त्यांनी लांबूनच पाहिले की डोहात कालिया नागाच्या विळख्यात बांधले श्रीकृष्ण निश्चेष्ट असून तीरावर गोपाळ किंग कर्तव्यमू अवस्थेत पडलेले आहेत आणि गुरे आर्तस्वराने हंबरडा फोडीत आहेत हे पाहून ते सर्व गोप अत्यंत व्याकुळ होऊन मूर्छित झाले गोपींचे मन अनंत गुणांनी युक्त अशा भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमरंगात रंगलेले होते त्या नित्यभगवंतांचे प्रेम स्मितहा्य नेत्र कटाक्ष तसेच गोडवाणी यांचे स्मरण करीत त्यांनी जेव्हा पाहिले की आपल्या प्रियतमाला नागाने विळखा घातलेला आहे तेव्हा त्या ते अत्यंत दुःखाने करपून गेल्या आपल्या प्रियतमाखेरीज त्यांना तिन्ही लोक भकास वाटू लागले आपल्या लाडक्या पाठोपाठच डोहात उडी मारायला निघालेल्या यशोदेला गोपीनी कसे बसे धरून ठेवले त्यांच्याही नेत्रातून दुखाने अश्रूधारा वाहत होत्या सर्वांच्या नजरा श्रीकृष्णांच्या मुखाकडेच लागल्या होत्या काही जणी व्रजमोहन श्रीकृष्णांच्या कथा एकमेकीनं सांगत परस्परांना धीर देत होत्या काही जणी त्या मृतवत पडलेल्या होत्या श्रीकृष्णच जीव की प्राण असणारे नंदादी गोप डोहात घुसू लागलेहून श्रीकृष्णांचा प्रभाव जाणणाऱ्या भगवान बलरामांनी त्यांना थोपवून धरले आपल्याशिवाय अन्यगती नसलजातील सगळ लोक स्त्रिया मुले आणि गुरे आपल्यासाठी इतकी दुःखी झालिली पाहून हि पाहून मानवी लिला करणारे भगवान थोडा वेळ सापाच्या विळख्यात राहून बाहेर आल त्यावेळी त्यांनी आपले शरीर फुगवल्यामुळे सापाला वद् होऊ लागल्या तो वेटोळे सोडून क्रोधाने फणा उभारून फुतकारू लागला तो त्यांच्याकडे टक लावून पाहू लागला त्यावेळी त्याच्या नाकातून विषारी श्वास बाहेर पडत होता त्याचे डोळे इतके लाल झाले होते की जणू भट्टीवर तापवलेले खापरच त्याच्या तोंडातूनच आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या त्यावेळी कालिया आपली दुभंगलेली जीप फिरवून आपल्या दोन्हीही ओठांचे कोपरे साठीत होता आणि भयानक डोळ्यांनी विषाग्नीचा ज्वाळा बाहेर टाकीत होता गरुडाप्रमाणे श्रीकृष्ण त्याच्याबरोबर खेळत पवित्रे बदलू लागले आणि तो सापसुद्धा दौच करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत पवित्रे बदलू लागला अशा प्रकारे इकडे तिकडे मान फिरवून त्याची शक्ती क्षीण झाली तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा उंच फणा वाकून उडी मारून त्यावर ते झाले नाकाच्या मस्तकावर असणाऱ्या लालमण्यामुळे भगवंतांच्या सुकुमार पावलांची लाली अधिकच वाढली सर्व कलांचे आद्यगुरू श्रीकृष्ण आता त्याच्या मस्तकावर सुंदर नृत्य करू लागले भगवान नृत्य करणार रसे पाहून त्यांचे प्रिय भक्त गंधर्व सिद्ध देव चारण आणि देवांगना मोठ्या प्रेमाने मृदुंग ढोल नगारे इत्यादी वाद्य वाजवीत सुंदर सुंदर गीते गात पुष्प वर्षाव करीत भेटवस्तू घेऊन येऊन त्यांची स्तुती करीत भगवंतांकडे आली परीक्षिता काल नागाला एकशे एक होता तो आपली जी जी फणा वाकवित नसे ती ती कठोर शासन करणारे भगवान आपल्या पायाने खाली दाबीत यामुळे कालिया नागाची शक्ती क्षीण होऊ लागली तो नाका नाकातोंडातून भयंकर रक्त ओकू लागला शेवटी त्याला चक्कर आल्याने तो बेहोश झाला तो डोळ्यातून विष बाहेर फेकू लागे आणि क्रोधामुळे जोरजोरात फुतकार टाकीत जी फणावर उचलीत असे तिच्यावर नृत्य करीत श्रीकृष्ण आपल्या लाथेने वाकवून ती तुडवीत त्यावेळी त्या पुराण पायांवर जे रक्ताचे थेंब पडत ते पाहून असे वाटत असे की जणू काही लाल फुलांनी त्यांची पूजा केली जात आहे राजा भगवंतांच्या या अद्भुत तांडव नृत्यामुळे कालियाचे फणारुपी छत्र छिन्न विछिन्न झाले त्याचे अंग खिळखिळे झाले आणि तोंडातून रक्ताची उलटी होऊ लागली आता त्याला सर्व जगाचे गुरु असणाऱ्या पुराणपुरुष नारायणांचे स्मरण झाले आणि तो मनोमन त्यांना शरण गेला मुद्रामध्ये संपूर्ण विश्व धारण करणाऱ्या श्रीकृष्णांच्या वजनामुळे कालिया गलितगात्र झाला त्यांच्या टाचेने केलेल्या आघातांमुळे त्याचे छत्रासारखे फणे छिन्न झाले आपल्या पतीची ही अवस्था पाहून त्याच्या भयभीत पत्न्या भगवंतांना शरण गेल्या भीतीने यावेळी त्यांची वस्त्रे अलंकार असताव्यस्त झाले होते आणि केसांच्या वेण्या विस्कटलेल्या होत्या त्यावेळी त्या, त्या साध्वी नागपत्न्या अतिशय घाबरल्यामुळे आपल्या मुलाना पुढे करीत लोटांगण घालून हात जोडून त्यांनी चराचराचे स्वामी अशा श्रीकृष्णांना प्रणाम केला आणि आपल्या अपराधी पतीला सोडवण्याच्या इच्छेन त्या शरणागत वत्सल अशा त्यांना शरण गेल्या नागपत्न्या म्हणाल्या प्रभू दुष्टांना दंड देण्यासाठीच आपला अवतार झाला आहे म्हणून या अपराध्याला दंड देग्य आहे आपल्या दृष्टीने शत्रू आणि पुत्र समानच असतात म्हणून आपण ज्याला दंड देता तो त्याच्या कल्याणासाठीच असतो आपण ही मोठीच कृपा केली आहे कारण आपण दुष्टांना जो दंड देता त्यामुळे त्याची सर्व पापे नाहीशी होतात हा प्राणी अपराधी आहे म्हणूनच यालाही सर्पयोनी मिळाली म्हणून आम्ही आपल्या या क्रोधाला सुद्धा आपला अनुग्रहच समजतो मागील जन्मात याने निश्चितच स्वतः मानरहित होऊन आणि दुसऱ्यांचा सन्मान करीत मोठी तपश्चर्या के केली असावी किंवा सर्व जीवांवर दया करण्याचा मोठा धर्म केला असावा म्हणूनच तर सर्व जीवस्वरूप आपण याच्यावर संतुष्ट झालेले आहात भगवान हा आपल्या चरणकमलांच्या धुळीचा स्पर्श होण्याचा अधिकारी झाला हे त्याच्या कोणत्या साधनेचे फळ आहे हे आम्हाला माहीत नाही या लक्ष्मी देवीला सुद्धा पुष्कळ दिवसपर्यंत भोगांचा त्याग करून नियमांचे पालन करीत तपश्चर्या करावी लागली होती प्रभु, जे आपल्या चरण रजाला शरण जातात ते भक्तजन स्वर्गाचे राज्य किंवा पृथ्वीचे सार्वभौमत्व इच्छित नाहीत ब्रम्हपद इच्छित नाहीत की त्यांना रसाताळाचे राज्य नको असते त्यांना आणि मादी योगसिद्धींची अभिलाषाही असत नाही की मोक्षाची इच्छा असत नाही स्वामी हा नागराज तमुगुणी योनीमध्ये जन्मला असून अत्यंत क्रोधी आहे असे असूनही इतरांना सर्वथैव दुर्लभ असणारे चरणरज याला प्राप्त झालेले आहेत जे प्राप्त करण्याच्या केवळ इच्छेनेच संसार चक्रात पडलेल्या जीवाला साक्षात वैभवाची प्राप्ती होत प्रभू आम्ही आपणास प्रणाम करीत आहोत आपण अनंत ऐश्वर्याचा ठेवा आपण सर्वांच्या ठिकाणी विराजमान असूनही अमर्याद आपण सर्व प्राणी आणि पदार्थांचे आश्रय तसे सर्व पदार्थांच्या रूपांमध्ये सुद्धा विराजमान आहात आपण प्रकृतीचा पलीकडील परमात्मा आहात आपण ज्ञान विज्ञानाचा खजिना आहात आपली शक्ती अनंत आहे आपले स्वरूप अप्राकृत विकाररहित आणि निर्गुण आहे आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत आपण प्रकृतीमध्ये क्षोभ उत्पन्न करणारे काल आहात काल शक्तीचे आश्रय आहात आणि कालाचा क्षण कल्प इत्यादी सर्व अवयवांचे साक्षी आहात आपण विश्वरूप असूनही त्यापासून वेगळे असे त्याचे दृष्टे आहात आपण ते विश्व बनवणारे निमित्त कारण आणि त्याच्या रूपात बनणारे उपादान कारण सुद्धा आहात प्रभू पंच त्यांच्या तन्मात्रा इंद्रिय प्राण मन बुद्धी आणि चित्त आपणच आहात तिन्ही गुण आणि त्यांच्या कार्यरूप अभिमानाच्या योगामुळे आपण आपल्या साक्षात्काराला झाकून ठेवलेले आहे आपण अनंत सूक्ष्म विकार रहित आणि सर्वज्ञ आहात शास्त्रांच्या मतभेदानुसार आपण तसतसे होत असता शब्द आणि अर्थ यांचा संबंध जोडणारी शक्ती आपणच आहात आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत प्रत्यक्ष अनुमान इत्यादी जितकी म्हणून प्रमाणे आहेत त्या प्रमाणांचे मूळ आपणच आहात आपण सर्वज्ञ असून सर्व शास्त्र आपल्यापासूनच निघालेली आहेत प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग आणि या दोघांचे मूळ वेद सुद्धा आपणच आहात आम्ही आपणास वारंवार नमस्कार करीत आहोत आपण वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्व्यूहाच्या रूपामध्ये असलेले भक्तांचे आणि यादवांचे स्वामी श्रीकृष्ण आहात आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत आपण त्रिगुणांचे प्रकाशक असून त्यांच्याद्वारा स्वतःला झाकूनही ठेवता गुणवृत्तीमुळेच आपले थोडेसे ज्ञान होते आपण ते गुण आणि त्यांच्या वृत्तींचे साक्षी असून स्वयंप्रकाश आहात आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत आपण मूळ प्रकृतीमध्ये विहार करीत असता सर्व जग आपल्यापासूनच आप प्रगट होते हे ऋषिकेशा मौन हा स्वभाव असलेले आपण मुनी आहात आपण आमचा नमस्कार असो आपण स्थूल सूक्ष्म अशा सर्व गतींना जाणणारे तसे सर्वांचे साक्षी आहात आपण नामरूपात्मक विश्व नसून अधिस्थान दृष्ट्या विश्वरूप सुद्धा आहात आपण विश्वाचे साक्षी आणि त्याचे कारणही आहात आपल्याला आमचा नमस्कार असो प्रभू आपण स्वतः कर्म करीत नाही तरी सुद्धा कालशक्ती आणि प्रकृतीच्या गुणांच्या द्वारा आपण या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करता आपण सत्यसंकल्प आहात आपण जीवांच्या संस्कार रुपात असलेल्या स्वभावांना आपल्या दृष्टिक्षेपाने जागृत करून विश्वाची लीला करता त्रैलोक्यामधील सत्वगुणी रजोगुणी आणि तमोगुणी प्राणी या आपल्याच लीलामूर्ती आहेत तरीसुद्धा यावेळी आपल्याला सत्वगुणी जनसप्रिय आहेत कारण आपला हा अवतार आणि या लिला साधूजनांचे पालन तसेच धर्माचे रक्षण आणि विस्तार यासाठीच आहे हे शांत स्वरूपा स्वामींनी प्रथमच केलेला आपल्या प्रजेचा अपराध सहन करावा हा अज्ञानी असून आपल्याला ओळखत नाही म्हणून आपण याला क्षमा करावी भगवन कृपा करा आता हा सर्पमरणाच्या दारी आहे साधू पुरुष अव्वलांवर दया करीत असतात म्हणून आपण आमच्या प्राणस्वरूप पतिदेवांना आम्हाला परत द्या आम्ही आपल्या दासी आहोत आम्ही काय करावं याविषयी आपण आम्हाला आज्ञा करावी कारण जो श्रद्धेने आपल्या आज्ञांचे पालन करतो त्याची सर्व प्रकारच्या भयांपासून सुटका होते श्री शुक म्हणतात भगवंतांनी केलेल्या लता प्रहाराने फडा घायाळ होऊन तो नाग बेशुद्ध झाला होता नागपत्न्यांनी अशी स्तुती केली तेव्हा त्यांनी त्याला दयाबुद्धीने सोडून दिले कालियाची इंद्रिये आणि प्राण यामध्ये हळूहळू चेतना आली अतिशय कष्टाने तो श्वासोच्छवास करू लागला आणि थोड्या वेळानंतर अतिशय दीनतेने हात जोडून तो श्रीकृष्णांना म्हणाला नाथ आम्ही जन्मतः दुष्ट तमोगुणी आणि दीर्घद्वेषी आहोत आपला स्वभाव सोडणे जीवाना अतिशय कठीण आहे म्हणूनच तर लोकांना मिथ्या प्रपंचाविषयी जन्मांतरीच्या स्वभावामुळे आसक्ती वाटते हे विश्वविध्यात्या आपणच गुणांच्या भेदांनुसार या जगात अनेक प्रकारचे स्वभाव सामर्थ्य बल योनी बीज चित्त आणि आकृती निर्माण केलेल्या आहेत भगवंत आपल्या सृष्टीमधील जन्मतः अतिशय रागेट असे आम्ही सर्प आहोत आपल्या त्याग करण्यास कठीण अशा मायेने मोहित झालेल्या आम्ही स्वप्रयत्नांनी या मायेचा त्याग कसा करू शकू सर्वज्ञानी संपूर्ण जगाचे स्वामी असे आपणच या सर्वाला कारणीभूत आहात म्हणून आता आपण आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे कृपा करा किंवा दंड द्या श्री शुक म्हणतात काल नागाची प्रार्थना ऐकून कार्यासाठी मनुष्य झालेले भगवान म्हणाले सर्पा आता तू इथे राहू नकोस तू आपले नातलं पुत्र आणि स्त्रियांसह ताबडतोब इथून समुद्रात निघून जा आता गई आणि माणसे यमुनेच्या पाण्याचा उपभोग घेऊ देत तुला दिलेल्या माझ्या या आज्ञेचे जो मनुष्य दोन्ही वेळेला स्मरण आणि पठन करील त्याला सर्पांपासून कधीही भयस्णार नाही जो मनुष्य या माझ्या क्रीडास्थानात स्नान करून पाण्याने देव आणि पितरांचे तर्पण करील तसेज उपवास करून माझे स्मरण करीत माझी पूजा करील तो सर्व पापांपासून मुक्त होईल ज्याच्या भीतीने रमणक द्वीप सोडून तू या डोहामध्ये येऊन राहिलेला आहेस तो गरुड आता तुझे शरीर माझ्या चरणचिन्हांनी अंकित झालेले पाहून तुला खाणार नाही श्री शुक म्हणतात अद्भूत लिला करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने अशी आज्ञा केली तेव्हा कालिया नाग आणि त्याच्या पत्न्यांनी अतिशय आनंदाने आणि मोठ्या आदराने त्यांची पूजा केली त्यांनी दिव्य वस्त्र पुष्पमाळा रत्ने बहुमूल्य अलंकार दिव्य गंध उठणे आणि अतिउत्तम कमळ पुष्पांच्या हाराने जगताचे स्वामी असलेल्या गरुडध्वज भगवंतांचे पूजन करून त्यांना प्रसन्न केले यानंतर अतिशय प्रेमाने त्यांना प्रदक्षिणा घातली वंदन केले आणि त्यांची अनुमती घेतली त्यानंतर समुद्रात सर्पांना राहण्याचे जे एक ठिकाण आहे त्या रमणकद्वीपाकडे त्यांनी आपल्या पत्न्या पुत्र आणि बांधवांच्यासह प्रयाण केले लीला मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने त्याचवेळी यमुन्याचे पाणी केवळ विषरहितच नव्हे तो अमृता प्रमाण मध्र अय सोला समाप्त